पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे हॅरो आणि केम्ब्रिज मे महिन्याच्या अखेरीला एके दिवशी आम्ही लंडनला दाखल झालो डोवरू निघालेल्या आघाडीतच आम्हाला सुषीमा येथे जपानने मिळवलेल्या नाविक विजयाची हकीकत समजली त्यामुळे मी अगदी खुशीत होतो दुसऱ्या दिवशी डरबी शर्यत आम्ही सर्वच गेलो लंडनला पोहोचल्यावर लगेच आम्हाला एम एनसारी भेटल्याचे मला आठवते हुशार आणि तरतरीत विद्यार्थी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता व उत्तम प्रकारचे विश्वविद्यालयीन यशही त्यांनी संपादन केले होते लंडन लंडनमधील रुग्णालयात त्यावेळी ताऊस सर्जन म्हणून काम करीत असत सुदैवाने मला हॅरो येथील विद्यालयात प्रवेश मिळाला माझे वय पंधरा वर्षांचे म्हणजे तिथे प्रवेश मिळण्यास लागणाऱ्या वयापेक्षा थोडअधिक होत बाकीची मंडळी युरोपमध्ये गेली आणि काही महिन्यांनी हिंदुस्थानकडे परतली परकी मंडळीत पूर्वी मी एकटा असा कधीच राहिलो नव्हतो त्यामुळे मला अगदी एकलकोंडे वाटू लागले व वा घरची आठवण येऊ लागली पण ही स्थिती फार वेळ टिकली नाही शालेय जीवनाशी समरस होण्याचा मी प्रयत्न केला काम आणि खेळ यांच्यात माझा वेळ जाऊ लागला पण पूर्णपणे समरस होणे मला कधीच जमले नाही मी त्यांच्यापैकी नाही असे मला नेहमी वाटत नाही त्यांनाही तसेच वाटत असावे त्यामुळे मी दूरदूरच असे परंतु खेळात मात्र मी मनपूर्वक भाग घेत असे मी फारसा चमकलो नसलोय तरी सुकार हो हो मी सुकारपणा करीत नाही याविषयी इतरांची खात्री होती सुरुवातीला मला खालच्या वर्गात बसविण्यात आले कारण माझे लॅटिन बरेच कच्चे होते पण लवकरच मी वरच्या वर्गात गेलो कित्येक विषयात आणि विशेषता सर्वसामान्य ज्ञानात माझ्या वयाच्या मुलांपेक्षा मी पुष्कळच पुढे होतो माझ्या आवडीचे क्षेत्र खात्रीनेच विस्तृत होते आणि माझ्या बरोबरीच्या बहुतेक विद्यार्थ्यांपेक्षा मी अधिक पुस्तके आणि वृत्तपत्रे वाचत असे इंग्रज मुले अगदी मठ्ठ आहेत त्यांना आपल्या खेळाव्यतिरिक्त इतर काही बोलण्याच सुचत नाही असे मी वडिलांना लिहून कळवायच मला स्मरते परंतु मी जसशा वर्षावर्गात गेलो तसतस अपवाद आढळून येऊ लागल एकोणीशे पाचच्या अखेर झालखा सार्वजनिक निवडणुकीन माझे लक्ष वद्धून घेत त्यात प्रागतिकांना प्रचंड विजय मिळाला एकोणीशे सहाच्या सुरुवातीला आमच्या शिक्षकांनी नव्या प्रधानमंडळीसंबंधी वर्गात प्रश्न विचारला त्रा वर्गात फक्त मलाच त्या विषयाची बरीच माहिती असल्याचं आढळून आले कॅनबेल बॅनरमनच्या मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांची नावे मी जेव्हा सांगितली तेव्हा शिक्षकांना फार आश्चर्य वाटल राजकारणाव्यतिरिक्त माझ्या ओळीचा दुसरा विषय म्हणजे विमान विद्या त्यावेळी राईट बंधू सांतो डुमो फारमन लॅथम वगैरे नावे प्रसिद्ध होती उत्साहाच्या भरात मी वडिलांना लिहून टाकले की लवकरच विमानाच्या सहाय्यान दर आठवड्याला तुम्हाला भटून येत येईल अस मला वाटत माझ्या वेळी हॅरो येथे चार पाच हिंदी मुलगी होत इतर ठिकाणी त्यांची गाठभेट कोचीत होई आमच्याच हेडमास्तरांच्या घरी बडोद्याच्या गायकवाडांचे एक चिरंजीव होते ते माझ्याहून बरे सोडील होते आणि त्यांच्या क्रिकेटमधील प्रावीण्यामुळे लोकप्रियही होते माझ्या आगमनानंतर ते लवकरच हॅरो सोडून गेले त्यानंतर कपूर महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव परमजीत सिंग तेथे ते आले ते आता तिकासाहेब झाले आहेत त्यांचे तिथे ते मुळीच जमले नाही त्यांना तिथे ते चैन पडेना इतर मुलांशी ते मिसळेनात त्यांच्या वर्तनाची इतर विद्यार्थी पुष्कळता टिंगळही करीत त्यामुळे तरते अधिकच चिरडीत जात आणि कुपरथळात तुम्ही कधी पाऊल टाकलेत तर पाहून घेईन अशा धमक्याही देत अशा धुडकावण्यांमुळे प्रकरण अधिकच बिकट होऊन बसे फ्रान्समधे त्यांनी काही दिवस घालविले असल्यामुळे ते फ्रेंच सफाईने बोलत परंतु इंग्रजी शाळांमध्ये परदेशी भाषा शिकवण्याची पद्धती अशी विचित्र होती की त्यांच्या ज्ञानाचा फ्रेंच भाषेच्या वर्गात काहीच उपयोग झाला नाही एकदा एक विलक्षण प्रकार घडला ऐन मध्यरात्री हाऊस मास्टर आमच्या खोलीत आले आणि त्यांनी सगळीकडे कसून तपास केला परंजीप सिंगची सुंदर सुवर्णजडीत काठी हरवली होती झडतीत काहीच मिळाली नाही दोन तीन दिवसांनी लॉर्सच्या मैदानावर इटन व हॅरो या शाळांचा सा क्रिकेट सामना झाला त्यानंतर लगेच मालकाच्या खोलीतच काठी सापडली सामन्याच्या दिवशी मिरवाळ सापडावे म्हणून कोणीतरी काठी लांबविली होती तीनंतर परत केली आमच्या व दुसऱ्या काही वसतीगृहात थोडेसे जीव मुलगे होते त्यांना त्रास असा काही होत नसे परंतु ज्यू विरोधी भावना मुलांच्या मनात खोळून दडलेल्या असत हे निश्चित त्यांचा उल्लेख नतद्रष्ट ज्यू असाच व्हावयाचा नळकळत माझ्या मनालाही लवकरच वाटू लागले की त्यांच्याविषयी अशी भावना असणे हेच योग्य आहे तथापि ज्यू दोषाची खरी तिढी माझ्या मनात कधीही उपजली नाही यंतरच्या आयुष्यात तर मला काही चांगले ज्यू मित्रही लाभले हैरो येथील वातावरण हलके हलके माझ्या अंगवळणी पडले मला ते स्थान आवडू लागले असे असूनसुद्धा मनाला वाटे की हे जग अप्रे पडत आहे विश्वविद्यालयाकडे माझी दृष्टी लागून राहिली होती एकोणीशे सहा आणि एकोणीशे सात साली हिंदुस्थानातून ज्या बातम्या आहेत त्यांच्या योगाने माझ्या मनात खळबळ उडे इंग्रजी वर्तमानपत्रातून अगदीच तूटपुंज्या बातम्या हाती लागत पण तेवढ्यावरूनही मायदेशी बंगाल पंजाब व महाराष्ट्रात फार मोठ्या घडामोडी होत आहेत असा कयास करता येत होता लाला लजपतराय व अजित सिंग यांची हद्दपारी बंगालमधील धुम्मस चक्री पुण्याच्या बाजूने पुष्कळदा ऐकणाऱ्या ठिकाणचे नाव स्वदेशी बहिष्कार वगैरे गोष्टी कानावर पडत त्यामुळे मन क्षुब्ध होऊन जाईल पण पाशी मी मनातली खळबळ व्यक्त करीन असे हरोमधे होते कोण सुटी दिवसात माझ्या सुलंद भावंडांना आणि मित्रांना मी भेटलो की मन मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाव याची माझ्या चांगल्या अभ्यासाबद्दल मला ट्रेवेल यांची गॉरी बॉल्डीवरील पुस्तके बक्षीस मिळाली ती मला फार पसंत पडली म्हणून त्याच मालेतली उरलेली दोन पुस्तके मी खरेदी करून गॅरी बॉल्डीचा सर्व वृत्तांत लक्षपूर्वक वाजून काढला हिंदुस्थानात स्वातंत्र्यासाठी अशी शौर्याची कृत्ये शर्तीचे लढे चालले आहेत अशी चित्रे माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली माझ्या डोक्यात हिंदुस्थान आणि इटली देश जरू काही एकजीव झाले होते आपल्या कल्पनांच्या विकासाला हॅरो ही फार मर्यादित आणि संकुचित जागा आहे आपण विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण सृष्टीत राहाव्यास गेले पाहिजे असे मनात येऊ लागले या माझ्या बेताला मिळावी म्हणून मी वडिलांचे मन वळवले आणि दोन वर्षांच्या वास्तव्यानंतर म्हणजे नेहमीपेक्षा पुष्कळ आधी हैरोचा निरोप घेतला मी आपखुशीने हैरो, आप हैरो सोडले हे है करे परंतु प्रत्यक्ष वियोगाचा काळ आल्यावर मला दुःख झाले आणि डोळ्यात अश्रू उभे राहिले मला त्या जागेचा बराच लढा लागलेला होता त्या जागेचा निरोप घेतला आणि आयुष्याचा एक भाग संपूर्ण झाला हैरो सोडताना मला खरोखर कर। अंत वाईट वाटले की काय याबद्दल मी सांशकच आहे मला दुःख झाले त्याच्या बुडाशी हैरोपची परंपरा तशी आहे हॅरोच्या गीतात तशी अपेक्षा व्यक्त केली आहे तेव्हा आपण दुःख प्रदूषित केले पाहिजे ही भावना थोडीतरी असावी जिथे आपण राहतो त्या गावचे व्हावे या हेतूने तेथील परंपरांचा परिणाम मी आपल्या मनावर खुशाल घडू दिला सतराव्या वर्ष संपत आलेले एकोणीसशे सातच्या ऑक्टोबरचा प्रारंभ अशावेळी केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात मी प्रवेश केला वाटेल ते करण्याला शाळेतल्यापेक्षा कितीतरी अधिक स्वातंत्र्य तिथे मिळाले विश्वविद्यालयीन विद्यार्थी म्हणून मी जरा फुगून गेलो होतो बालपणाच्या शृंखला गळून पडल्या होत्या जानता या सूत्रात मी आता हक्काने बोलणार होतो या नव्या जानेवेने उत्पन्न होणाऱ्या अर्धवट धीटपणाच्या आणि अर्धवट लादळूपणाच्या संमिश्र भावना मी केम्ब्रिजच्या अरुंद रस्त्यातून अथवा प्रशस्त प्रांगणातून फिरत असता माझ्या मनात वागत असत कोणी ओळखीचे माणूस भेटले की मला आनंद होई तीन वर्ष मी केम्ब्रिज येथे काढली कॅम नदीच्या ओघाप्रमाणेच ती बिनभानगडीची वर्ष संतपणे संपून गेली मोठा सुखाचा काळ होता तो खूप मित्र थोडकेसे काम आणि थोडकासा खेळ बौद्धिक क्षितिजे हळूहळू हो विस्तीर्ण होत चालले होते माझे विषय रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि भूस्तरशास्त्र असे होते व मला त्या विषयांची पदवीही मिळाली परंतु माझा व्याप त्या विषयांपुरताच मर्यादित नव्हता केम्ब्रिजला अथवा सुटीत लंडनमध्ये अगर इतरत्र मला जे लोक भेटत ते वाङ्मय इतिहास राजकारण अर्थशास्त्र वगैरे विषयांवर अधिकारवाणीने चर्चा करीत या उच्च वातावरणात मी प्रथम जरा गोंधळून जात असे पण मी काही पुस्तके वाचली आणि मग त्यांच्या भाषणातील मक्खी माझ्या ध्यानात येऊ लागली मी गडबडून जाईन असं झालो या नेहमीच्या विषयावर बोलनी सुरु झाली की माझे अज्ञान फारसे उघडकीस येत नसे आम्ही नित शे बर्नार नव्या प्रस्तावना आणि डिकिन अगदी ताजा ग्रंथ यासंबंधी बहुधा बोलत असू आम्ही स्वतःला मोठे विवादपटू मानत होतो आणि इव्हान ब्लॉक हॅवलॉक एलिस एबिंग वगैरे नावे जाता जाता उच्चारून नीती व कामवासना यांच्यासंबंधी मोठ्या उच्च भूमिकेवरुन आमची बोलनी बोलणी झाली तज्ञांव्यतिरिक्त इतर माणसांना या विषयासंबंधी जेवढे ज्ञान असाव्यास पाहिजे तेवढे सर्व आपना झालेले आहे अशी आमची कल्पना होती खरी स्थिती अशी होती की उर्वर आम्ही बेडरपणे बोलत असलो तरी लैंगिक प्रश्न उपस्थित झाला की आमची मने कचरत असत निदान माझी तरी अशी स्थिती होत असे आणि केमरी सोडल्यानंतर बराच काळपर्यंत म्हणजे आणखी कितीतरी वर्ष माझी या विषयासंबंधाचे ज्ञान पुस्तकीस्वरूपाचेच होते असे का होत असे ते सांगणे कठीण आहे स्त्रियांकडे आमची बहुतेकांची मणे खेचली जात आणि त्यात काही पाप आहे असे कोणाचे मत होते असे मला मुळीच वाटत नाही मला जरी त्यात पाप वाटत नसे धार्मिक निर्बंधाचाही अडथळा हो नव्हता कामोपभोग हा नैतिकही ना नाही आणि अनैतिकही ना नाही तर तो नीतीनिरपेक्ष आहे असे आम्ही म्हणत असो असे असूनही एक प्रकारच्या श्रमेमुळे त्यापासून मी दूर राहत होतो वासनापूर्तीसाठी जे उपाय अंमलात आणण्यात येत ही मनाला केळसई माझ्या एकाकी बालपणामुळे असेल कदाचित पण मी त्या काळी फार लाजळू होतो हे निशय माझ्या आयुष्याकडे पाण्याचा त्यावेळेचा दृष्टिकोन अस्पष्ट असा सुखवादाचा होता सुखवाद मी पत्करला याचे अंशता कारण असे की तो तारुण्य सुलभ आहे शिवाय ऑस्कर वाईल्ड आणि वॉल्टर पेटर यांची मनावर छाप पडल्यामुळे तो ग्राह्य वाटला असावा विलासी जीवनाच्या आणि सुखानुभवाच्या इच्छेला जाडेजुडे नाव देणे सोपे असते आणि त्यामुळे मनाला समाधानही वाटते पण याऊन खोल अशी काहीतरी मनोभावना सुखवादामुळे पूर्ण होत असावी कारण बैठ्या विलासी जीवनासाठी मी हपापलेलो नव्हतो हो वृत्ती धार्मिक नसल्यामुळे आणि धर्माचे जातक निर्बंध कधीच पटत नसल्यामुळे मूल्यमापणाचे दुसरे काहीतरी साधन शोधणे जरूर झाले होते मी अगदी उथळ वृत्तीचा झालो होतो कशाचाही साध्यंत विचार करीत नसे त्यामुळे जीवनाच्या कलामय बाजूकडे मी आकर्षिला गेलो आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशा रीतीने आपण जगत राहावे असंस्कृत रानवटाप्रमाणे उपभोगात दंग होऊ नये पण जीवनापासून मिळणारी मधुयावच्छक्य चाखावी अनेक प्रकारांनी विनटलेले जीवन व्यतीत करावे हे मला पसंत पडले मी जीवनाचा आनंद लुटत होतो आनंद लुटणे हे पाप आहे असे मानाव्यास मी तयार नव्हतो त्याचबरोबर धाडसा साहसाच्या कामाचाही मला फार मोह पडत असे वडिलांची बेदरकार वृत्ती माझ्यातही उतरली होती प्रथम पैशाचे खेळ केले मग उच्चतर ध्येयासाठी जीवनच पणाला लावले एकोणीशे 117-8 साली हिंदी राजकारणात अपूर्व घडामोडी होत होत्या आणि त्यात आपण विरोधित भाग घ्यावा असे मनाती येई अशा आयुष्यात विलासपूर्ण आयुष्य मिळण्याचा संभव फार थोडा होता संमिश्र व संकीर्ण इच्छांच्या प्रादुर्भावामुळे माझ्या डोक्यात विचारांची गल्लत झाली विचारसृष्टी सर्वच अस्पष्ट व गुंतागुंतीची झाली होती पण कोणता तरी एक ठाम निश्चय करण्यास अद्याप अवकाश असल्यामुळे मी जीवाला त्रास करून घेतला नाही चालली घडी शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुखाची होती दृष्टीक्षेप टाकावा तो नवी-नवी सृष्टी नवी नजरेला पडत होती करावयाच्या कामाचा पर्वत पडला होता कितीतरी पहावायचे बाकी होते कितीतरी नवे मार्ग हुडकायचे राहिले होते थंडीच्या दिवसातला लांब लचक संध्याकाळचा वेळ शेगडी शेजारी बसून संतपणे बोलण्यात आणि चर्चा करण्यात निघून जाई आणि हा प्रकार खूप रात्र होईपर्यंत म्हणजे कोळसे विजून थंडीने अंग अगदी कुडकु लागेपर्यंत चालू असे कधी कधी चर्चा रंगली की आवाजांची नेहमीची पट्टी सुटून आवेशाच्या भरात ते तार सप्तकापर्यंत चढत जात पण तो सर्व लुटूपुटीचा खेळ होता जीवनातील प्रसंगाशी लडक्याच गांभीर्याने आम्ही झटापटी करीत होतो कारण आमच्या आयुष्यक्रमाशी अजून त्यांचा साक्षात संबंध पोहोचत नव्हता आणि जगातल्या व्यवहाराच्या विवर्तात आम्ही अद्याप गवसलो नव्हतो महायुद्धापूर्वीचा विसाव्या शतकाचा तो प्रारंभकार होता ते जग लवकर राम म्हणणार होते व त्याच्या जागी मृत्यू विनाश चिंता नैराश्य यामुळे जगातल्या तरुणांना दुःखमय वाटेल अशा नव्या सुचा विस्तार पसनार होता परंतु भविष्यकाळाच्या पडद्याने ते चित्र झाकले गेले होते हमखास उत्कर्ष पावणारी वास्तुरचनाच आम्हाला आमच्या भोवती दिसून येत होती ज्यांना ती परवडत होती त्यांना त्यात सौख्यच लाभत होते, होते, त्या होते। एकोणीसशे सातच्या नंतर कित्येक वर्ष असंतोषाने व चळवळींनी हिंदुस्तानचे वातावरण कडत होते अठराशे सत्तावनच्या मंडानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच हिंदुस्थानची लढावृत्ती प्रकट झाली टिळकांची कामगिरी व त्यांना झालेली अटक अरविंद घोषांची अटक बंगालमधील जनतेने स्वदेशी व बहिष्काराचे स्वीकारले व्रत वगैरे बातम्यांमुळे इंग्लंडमधील हिंदी लोकांमध्यतन्य संचारत होत आम्ही बहुतेक झाडून सारेजण टिळक पक्षी अथवा त्यावेळच्या हिंदुस्थानातील प्रचलित शब्दात बोलाव्हजाल होतो केम्ब्रिजमधल्या हिंदी लोकांचे मजलिस म्हणून एक मंडळ होते राजकीय विषयांची तिथे नेहमी चर्चा होई पण तेथे जे वादव्याद होत त्यांचा संबंध प्रत्यक्ष परिस्थितीशी थोडा असे पार्लमेंटमधील आणि युनिव्हर्सिटी युनियनमधील बोलण्याची ढब आणि वक्तृत्वाचे प्रकार आपल्याला उचलता यावेत यासाठीच मुख्यतः प्रयत्न होत असत विषयाची छाननी करण्याचा हेतू फारसा नसावा याचा मी मजलिसमध्ये अनेक वेळा जात असे पण माझ्या तीन वर्षांच्या वास्तव्यात मी तिथ क्वचितच भाग घेतला असे लाजाळूपणा आणि घाबरटपणा मला कधीच घालवता आला नाही हीच अडचण कॉलेजातील विवादसभात माझा पाठपुरावा करीत असॉजातील विवादसभ नाव दि मॅकपाय अँड स्टर्म असत तिचा एक नियम असा होता की जो सभासद संबध टर्म मधाही भाषण करणार नाही त्याने दंड भरावा असा दंड मी पुष्कदा भरला आह मजलिशीत व खासगी बोलण्यात हिंदी विद्यार्थी राजकारणाचा विषय निघाला की नमी जळजळीत भाषा वापरत बंगाल बंगालमध्ये जे हिंसामय स्फोट होऊ लागले होते त्यांची या विद्यार्थ्यांकडून प्रशंसाही होत असे नंतर हीच माणसे सिव्हिल सर्व्हिसमध्ये शिरली हायकोर्टात न्याय समारोस बसू लागली मोठ्या शांत आणि विवेकी वकिलात त्यांची गणना होऊ लागली या पर्याकवीरापैकी फारच सोड्यांनी हिंदी राजकीय झटून भाग त्या काळच्या प्रसिद्ध हिंदी बुडाऱ्यांपैकी काही केम्ब्रिजला भेट देऊन गेले आम्ही त्यांच्याबद्दल पूज्यभाव दर्शवित असलो तरी आमच्या वागण्यात थोडी वसडपणाची झाक राहत असे आमची संस्कृती अधिक व्यापक आणि आमचा दृष्टिकोन अधिक विशाल आहे अशी आमची समजूत होती बिपिन चंद्र पाल लाला लजपतराय आणि गो क्रू गोखले यांनी आम्हाला भेटी दिल्या आमच्या बैठकीच्या खोलीतच बिपिन चंद्र पालांची झाली आमच्यापैकी दहा बारा जणच तेथे उपस्थित होते पण पालबाबू असे गरजत राहिले की जरूर काही दहा हजार श्रोत्यांची जाहीर सभा त्यांच्यापुढे बसली आहे आवाज इतका घुमत होता कि ते काय म्हणतायत हे मला समजणे मुश्किल झाले लालाजींनी पुष्कळ हलक्या आवाजात भाषण केले आणि माझ्या मनावर त्यांच्या बोलण्याचा परिणाम झाला बिपीन बाबूंपेक्षा मला लालाजींचे भाषण पसंत पडले असे मी वडिलांना कळवले आणि त्यावेळेच्या बंगाली ज्वल जहाल वडिलांना विशे, विशेष प्रेम वाटत नसल्यामुळे त्यांनाही माझे लिहिणे आवडले असावे गोखल्यांनी केम्ब्रिज येथे जाहीर सभेत भाषण केले पण मला त्या सभेच्या प्रसंगापैकी एएम ख्वाजा यानी सरतेशोटी विचारलेल्या प्रश्नांची शेवटी आठवण राहिलेली आहे ख्वाजा श्रोत्रू समुदायातून उठून उभे राहिले आणि त्यांनी आपला न समणारा प्रश्न मांडण्यास सुरुवात केली प्रश्न इतका वेळ चालू राहिला की शेवटी त्याचा प्रारंभ कसा झाला आणि तो कशा संबंधी आहे तेही आम्ही बहुतेकजण विसरून गेलो हिंदी विद्यार्थीवर्गात हरदयांचे नाव प्रसिद्ध होते पण मी केम्ब्रिजला जाण्यापूर्वीच त्यांचा ऑक्सफर्ड येथील अभ्यासक्रम सुरु झाला होता हॅरो इथे शिकत असताना मी त्यांना लंडन येथे सुटीत एक भेटलो होतो काँग्रेसच्या भावी राजकारणात ज्यांनी पुढे प्रामुख्याने भाग घेतला असे बरेचसे विद्यार्थी केम्ब्रिजमध्ये माझे समकालीन होते मी केम्ब्रिजला गेल्यावर थोड्याच दिवसांनी जे एम सेनगुप्त यांनी आपला तेतला शिक्षणक्रम संपविला सैफुद्दीन किजलू सय्यद महमूद आणि तसद्दुक महम्मद शेरवानी हे माझे समकालीन होते सध्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे सरन्यायाधीश एस एम सुलेमान हेही माझ्यावेळी केम्ब्रिज येथे होते इतर समकालीन मित्र आता मंत्रीपदावर व सिव्हिल सर्व्हिसमधे अधिकारपदावर विराजत आह लंडनमध असताना वर्मा संबंधी व त्यांच्या इंडिया हाऊस संबंधी बरेच ऐकत होतो पण त्यांची भेट कधीच घडली नाही त्यांचे इंडियन सोशोलॉजिस्ट हे पत्र मात्र किवा केव्हा वाचण्यात कि येत असित्यक्क वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे सव्वीस मध श्यामजी मला जिनिवाद भियन सोशलॉजिस्टच्या जुन्या प्रति तव्हाई त्यांच्या खिशात कोंबलख्या होत्याच जो कोणी हिंदी मनुष्य त्यांच्या नजिक येईल तो ब्रिटिश सरकारने पाठविलेला हेर आहे अशी कल्पना ते करून घेत असत लंडन येथे इंडिया ऑफिसच्या विद्यमाने उघडण्यात आलेले विद्यार्थ्यांचे एक केंद्र होतेच परंतु ती हिंदी विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याची एक जागा आहे असे मानण्यात त्याला सबळ कारणेही होती परंतु पुष्कळ हिंदी विद्यार्थ्यांना तेथे जाणे भागत झाले कारण तेथल्या शिफारशीशिवाय कोणत्याही विद्यालयात प्रवेश मिळण्याची पुढे पंचायत पडू लागली हिंदुस्थानातील सगळ्या राजकीय वातावरणामुळे माझ्या वडिलांना प्रत्यक्ष राजकारणात अधिकाधिक भाग घ्यावा लागला हे पाहून मला त्यांचे राजकारण मान्य नसले तरीही मनातून बरे वाटले त्यांच्या ओळखीच्या मवाळ्यांना ते जाऊन मिळाले त्यापैकी बरेचसे त्यांच्या पेशातलेच होते संयुक्त प्रांतीय परिपदेचे ते अध्यक्ष झाले आणि बंगाल महाराष्ट्रातील जहाडांवर त्यांनी आग पाखडली संयुक्त प्रांत काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद त्यांना मिळाले एकोणीसशे साली काँग्रेस मोडून मवाळांच्या एक्झिन्सी गटात तिचे रुपांतर झाले तेव्हा वडील सुरतेला हजर होते सुरतेच्या प्रसंगानंतर एस डब्ल्यू हे आमचे पाहुणे म्हणून काही काळ अलाहादला उतरले होते हिंदुस्थानावरील त्यांच्या पुस्तकात माझ्या वडिलांचे वर्णन औदाराव्यतिरिक्त सर्व बाबतीत नेमस्त असे केलेले आहे हे अगदी चुकीचे वर्णन झाले कारण वडील केवळ राजकारणातच काय नेमस्त होते आणि क्रमाक्रमाणे त्यांच्या या विषयातल्या नेमस्तपणाचाही उच्छेद होत गेला अतिशय भावनामय विकारवश गर्विष्ठ आणि प्रबळ इच्छाशक्तीचे असे ते पुरुष होते नेमस्ताला शोधणारे गुण ते हे नव्हे इतके असूनही एकोणीसशे सात आठ साला ते मावळातले मावाळ होते यात शंका नाही त्यांना टिळकांबद्दल आदर असला तरी ते झाडांवर अत्यंत कडक टीका करीत असत असे का वावे, व्हावे शास्त्र व सनश्चिर मार्ग अंगी मुरलेल्या त्यांच्यासारख्याने कायदे पंडित सनश्चिर रस्ता पत्करावा हे स्वाभाविक दिसते कडक जर्जैत शब्दांच्या मागे त्यांना साजेशा क्रियेचे पाठबळ नसेल तर नुसते बोलून काही साधणार नाही असे त्यांची बुद्धी त्यांना सांगत असावी परिणामकारक चळवळीचा पत्ता नव्हता स्वदेशी व बहिष्कार फारसा फलप्रद होईल असे त्यांना वाटेना आणि या चळवळीच्या बुडाशी असणारा धर्माबी निवेश त्यांच्या स्वभावाशी विसंगत होता पूर्वकालीन आर्यावर्तांचे प्रनुज्जन करण्याची त्यांची इच्छा नव्हती हो त्या काळाबद्दल त्यांना दखल नव्हती हो अभिमान वाटत नव्हता हो जुन्या सामाजिक रूढी जातीबेद वगैरे प्रकार तर त्यांना प्रतिकामी स्वरुपाचे वाटत आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात पूर्ण तिटकारा बसत असे आदर्श म्हणून ते पाश्चिमात्य देशांकडे पाहत पाश्चात्यांची प्रगती पाहून ते आकर्षित होत इंग्लंडच्या आपली ही प्रगती होईल अशी त्यांची कल्पना होती एकोणीशे सात सालात हिंदुस्थानातला राष्ट्राभिमान हा सामाजिक आणि संशयच प्रतिगामी असला तरी तर परत देशातल्याप्रमाणेच हिंदुस्थानातील राष्ट्राभिमानालाही धार्मिक स्वरूपेने अपरिहार्य होते नेमस्तांची सामाजिकदृष्टी अधिक पुढालेली होती पण वर्षा अंगाला या मूढभर नेमस्थानच्या खालच्या जनतेशी संबंधच येत नसे आर्थिकदृष्ट्या ते फारसा विचार करीत नसत नवोदित वरिष्ठ मध्यम वर्गाचे ते थोड्या प्रमाणात प्रतिनिधी असल्याकारणाने आणि या वर्गाला स्वतःच्या वाढीसाठी वाव हवा असल्यामुळे त्या वर्गाचा मागण्या ते तेवढ्या नेमस्त बरून दाखवित जातीभेद कमजोर व्हावेत व वा प्रगतीविरोधी जुन्या चाली मोडाव्यात म्हणून ते काही समाजसुदानांचेही तलाबदारी करीत मवाळांना मिळाल्यानंतर वडिलांनी चढाईचे काम सुरु केले बंगाल व पुणे येथील जहाल पुढारी वगळले तर बाकी जहाल पक्षातील मोहरे अगदी तरुण होते आणि त्यांनी मन मानेल तसे पुढे सरकावे हे वडलांना खफेना विरोध त्यांना सहन होत नसे विरोधकांना चाबू की गिळू असे त्यांना होई त्यांना मूर्ख वाटतील त्याची ते, ते कदर करीत नसत त्यामुळे या तरुणांवर त्यांनी मोठ्या यशने तलवार उपसली व संधी सापडली तेव्हा प्रहार करण्यात कधी कुतळाई केली नाही मला वाटते मी केम्ब्रिज सोडल्यावर त्यांचा एक लेख माझ्या वाशनात आला मला तो मुळीच आवडला नाही बेमुरवत खोरपणाने मी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले आपल्या राजकीय कार्यक्रमाकडे पाहून ब्रिटिश सरकारला खात्रीने आनंद होत असला पाहिजे असा टोडा मी त्यांना हा होता वडिलांना बेवार व्हावायला हे कारण पुरेसे होते ते अतिशय संतापले इंग्लंडमधून मला परत बोलवावयाचे त्यांनी जवळजवळ नक्की ठरवले होते मी केम्ब्रिजला असताना पुढे कोणता मार्ग पत्करावा याची भवतीनं भवती झाली होती काही काळ सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावे असा बेत चालला होता त्यावेळी त्या ते सर्व्हिसची प्रतिष्ठा विशेषच होती पण वडील व मी यांच्यापैकी कोणालाच त्या सर्व्हिसबद्दल प्रेम नसल्यामुळे तो बेत रद्द झाला शिवाय परीक्षेत यशस्वी झाल्यावर इंग्लंडमध्ये आणखी एक वर्ष काढावे लागले असते इतके दिवस इंग्लंडमध्ये राहिलो असल्यामुळे मी आता परत फिरावे अशी घरच्या मंडळींची इच्छा होती सिव्हिल सर्व्हिसमध्ये माझी नेमणूक झाली असती तर मला घरापासून दूर कुठेतरी जावे लागले असते पण आई वडिलांना तर इतक्या दिवसांच्या वियोगानंतर मी त्यांच्याजवळ असावे असे वाटत होते अशा अनेक कारणांमुळे वडिलांचाच धंदा पत्करावा असे ठरून मी बॅरिस्टरच्या अभ्यासाकडे वळलो आश्चर्याची गोष्ट अशी की माझी राजकीय मते अधिकाधिक जहाल बनत चालली असताही सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यात आणि ब्रिटिश राज्य यंत्रातले एक चक्र होऊन राहण्यात मला तेव्हा काहीच वावगे वाटले नाही पुढच्या आयुष्यात असल्या कल्पना मला तिरस्करणीय वाटल्या असत्या एकोणीशे दहा साली पदवी घेऊन मी केम्ब्रिज सोडले माझ्या आयुष्यात मला बेताचे यस मिळाले म्हणजे दुसऱ्या वर्गात सन्मानपूर्वक मी उत्तीर्ण झालो नंतरची दोन वर्ष मी लंडनच्या अवतीभोवती काढली कायद्याच्या अभ्यासाकडे फार वेळ खर्च होत नसे बॅरिस्टरच्या परीक्षेत विशेष यश अथवा अपयश काहीच न मिळता मी सरळ पास होत गेलो बाकीचा वेळ भटकण्यात सर्वसामान्य वाङ्मय वाचण्यात फेबियानांच्या व वा समाजवाद्यांच्या कल्पनांशी पुसट ओळख करून घेण्यात आणि प्रस्तुत राष्ट्रीय चळवळीच्या निरीक्षणात संपून गेला आयर्लंडच्या आणि स्त्रीमताधिकाराच्या चळवळीकडे माझे विशेष लक्ष लागले होते एकोणीसशे दहाच्या उन्हाळ्यात आयर्लंडला गेलो असता सिन्फेन चवळीकडे माझे मन आकर्षित झाल्याचे मला स्वार लंडन लंडनमध्ये हॅरोतले जुने मित्र भेटले आणि त्यांच्या सहवासाने मला खर्चिक राहण्याची चटक लागली वडील सढळपणे मला पैसे पाठवीत ते मला पुरेनात। मी आता रसातळाला जाणार असा विचार मनात येऊन वडिलांना मोठी काजी वाटू लागली पण रसायतळाला जाण्या इतके साहस करण्याची माझी तयारी नव्हती श्रीमंत पण बहुशा पोकळ डोक्यांच्या इंग्लिश तरुण घबरूणचे अथवा शहरी जब्बूंचे अनुकरण करण्याचा मी माझ्याकडून प्रयत्न करीत होतो केस। या बिना सायासी आणि ध्येय शून्य जिन्याचा माझ्यावर कोणताच मला परिणाम झाला नाही हे सांगावयाच नको माझ्या सुरुवातीच्या आकांक्षा खुरट्या बनत चालल्या आणि मिजासखोरपणाची मात्र भरपूर वाढ झाली सालच्या उन्हाळ्याच्या सुटीत वडिलांबरोबर मी बर्लिन येथे राहत होतो कॉन्स्टेस सरोवराच्या काठच्या फ्रेडरिक शाफेन निघून कौन झेपेलिनने आपल्या हवाई जहाजातून बर्लीपर्यंतची मजल त्याचवेळी मारली खुद्द कायसरने त्याचे स्वागत केले तेव्हा लाखो लोक जमा झाले होते आमच्या हॉटेल मालकांनी त्या सर्व आश्रयदात्यांना काउंट झपेलिनचा एक एक सुंदर फोटो नजर केला तो अध्यापी मज्जव आहे त्यानंतर दोन महिन्यांनी पॅरिस असताना पहिले विमान दोषीस पडले ते सर्व शहरावर हिंडले आणि आयफेड मनोऱ्याभवते त्याने मंडले काढली वैमानिकाचे नाव का द लॉबर्न असावे योगायोग असा की त्यानंतर अठरा वर्षांनी लिन बगचे विमान एखाद्या तेजोमय बानाप्रमाणे अटलांटिक महासागराहून झेपवत आले तेव्हाही मी पॅरिसमध्ये होतो 1910 दहा साली नॉर्वे देशात गेलो असता मी थोडक्यात बसावलो डोंगराळ मुलूक तुडवीत आम्ही चाललो होतो मुक्कामास पोहोचलो ते अगदी घामाघुम झालेलो आणि शिनले भागलेलो असे पोहोचलो आम्ही स्नानासाठी पाणी मागितले त्या छोटेखानी खानावळीत अशा प्रकारची मागणी अपूर्वच होती पाणी तिथे मिळेना शेजारच्या उड्यात स्नान करा असा सल्ला आम्हाला मिळाला जवळच्या ही नदीतून गर्जना करीत खाली पडणाऱ्या करी। त्या ओढ्याकडे लहानसे टॉवेल घेऊन आम्ही निघालो मी पाण्यात शिरलो पाणी खोल नव्हते पण मनस्वी गार होते तळाला पाय ठरत नव्हता त्यामुळे मी घसरून पडलो गार पाण्यामुळे गातरे बदिर झाली हातापायांवर माझा ताबा राहिला नाही पाय कोठेच ठरेना मी झपाट्याने खाली वाहत चाललो होतो माझा इंग्लिश मित्र कसा बाहेर पडला काठा धावत जाऊन शेवटी मोठ्या का� शर्थीने माझी तंगडी पकडली आणि मला बाहेर खेचली मागवरा मला कळले की खाली दोन तीनशे यार्डावर हाच गिरीप्रवाह एका एक प्रचंड कड्यावरून खाली उडी घेत असून त्यामुळे जो धबधबा निर्माण झाला आहे त्याला या भागातले एक निसर्ग शोभेचे ठिकाण समजण्यात येते एकोणीशे साली मी बॅडस्ट झालो आणि त्याच वर्षाच्या हिमंत ऋतूत हिंदुस्तानला परत आलो इंग्लंडमध्ये मी सात वर्ष घालविली मध्यंतरी सुटीत मी दोनदा स्वदेशी येऊन गेलो होतो पण आता आलो तो कायम वास्तव्य करण्यासाठी मुंबईच्या धक्क्यावर मी पाय ठेवला तेव्हा आडेतेखोरपणा वाचून माझ्याजवळ वाखण्यासारखे काही नव्हते असे मला वाटते